पुस्तक जातीभद्द निर्मूलन लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील विचारात घ्याजोग्या काही समस्या जातीमुळे निर्माण होतात ही गोष्टच दुसऱ्या गटाला अमान्य आहे हिंदू धर्म इतक्या काळापासून जगला या गोष्टीच या मंडळीला समाधान वाटत व वा तो आणखी जगण्याला पात्र आहे असा त्यावरुन ते निष्कर्ष काढतात हा मुद्दा प्रोफेसर राधाकृष्णन यांनी आपल्या हिंदूंचा जीवनविषयक दृष्टिकोन या स्पष्टपणे मांडला आहे हिंदू तत्वज्ञानाच्या संदर्भात ते म्हणतात एका मर्यादित व थोड्याशा काळात अस्तित्वात राहिलेली ही संस्कृती नव्हे तिची शौर्यगाथा भूतकाळात 4000 हजार वर्षापोतो पसरलेली आहे आणि काही काळात तिची प्रगती खुटली असली किंवा मंदगती झाली असली तरी अखंडपणे आजच्या सुसंस्कृत स्थितीत ती, ती हळूहळू येऊन पोचली आह चार पाच हजार आध्यात्मिक पंथ आणि संप्रदायांचा आघात व तिने सोचला आह इतिहासाच्या उगमापासून अनेक वंशांच्या व संस्कृतीच्या लोकांचा प्रवाह तीत येऊन मिसळला तरी आपले वर्चस्व सांभाळण्यात ती यशस्वी ठरली आहे इतकेच नव्हे तर राजकीय सत्तेचा पाठिंबा असलेले धर्मांतरक्ष धर्मसुद्धा येथील बहुसंख्य हिंदूंना त्यांच्या धर्मात जाण्यास प्रवृत्त करू शकली नाहीत दुसऱ्या शक्तिशाली धर्मप्रवाहनांना जुमडणारी जीवनशक्ती हिंदू संस्कृतीत असल्याचे स्पष्ट दिसून येत एखाद्या लढात जीवनरस आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याची चिरफाड करून पाहणे हे जसे आवश्यक तसेच हिंदू तत्वज्ञानाचे पृथक राहून पडून पाहणे ही आवश्यक आहे। प्रोफेसर राधाकृष्णन जे काही म्हणतील ते गंभीर व भारदस्त असलेच पाहिजेत असा वाचकांच्या मनावर परिणाम होणे इतके ते नाव मोठे आहे पण माझे मत मांडण्यात मला कसलाही संकुच वाटत नाही कारण आजपर्यंत हिंदू धर्म जिवंत राहिला हा त्याच्या जीवनक्षमतेबद्दलचा पुरावा आहे अशा घाणेड्या युक्तिवादाचा पाया म्हणून त्याचे कथन उपयोगी पडू शकेल अशी मला भीती वाटते माझ्या मते एखादा समाज जगतो की मरतो हा प्रश्न महत्वाचा नाही तर तो कोणत्या पातळीवर जगतो हा महत्वाचा प्रश्न आहे जगण्याच्या अनेक पर्या आहेत परंतु सर्व सारख्या सन्मानीय नाहीत व्यक्तीसाठी काय किंवा समाजासाठी काय नुसते जगणे आणि भलेपणाने जगणे यांच्यामध्ये मद अंतर असते युद्धात लढणे आणि शुराचे जिने जगणे ही जगण्याची एकतरा आहे तर पळून जाणे शरण जाणे व गुला म्हणून जीवन जगणे ही जगण्याची दुसरी आहे आपर आपले हिंदू लोक फार लांबलचक काळापर्यंत जगत आले म्हणून एखाद्या हिंदूने समाधान माने व्यर्थ आहे त्यांच्या या जगण्याचा दर्जा कोणता होता याचा त्याने विचार केला पाहिजे हा विचार त्याने केला तर माझी खात्री आहे की आपण इतके लांब लचक जगलो या गोष्टीचा अभिमान बाळगण्याचे तो सोडून देईल हिंदूंचे जीवन म्हणजे सतत पराजयाचे जीवन आणि त्याला जे टिकाऊ जीवन वाटते ते टिकाऊ नसून हळूहळू मरू गातलेले जीवन आहे असे त्याला दिसून येईल ही जीवनाची अशी तरा आहे की सत्याचा स्वीकार करण्यास तयार असलेल्या स्वच्छ मनाचा हिंदू माणूस ते पाहून शर्मिंदा होऊन जाईल माझ्या मते तुम्ही आपली समाज रचना बदलल्याशिवाय प्रगतीच्या मार्गावर तुम्हाला फारच थोडा लाभ होऊ शकेल यात शंका नाही संरक्षणासाठी किंवा हल्ला करण्यासाठी समाजाला तुम्ही प्रवृत्त करू शकत नाही जातीच्या पायावर तुम्ही कोणताही इमला उभारू शकत नाही तुम्ही राष्ट्राची उभारणी करू शकत नाही तुम्ही नीतीमत्तेची उभारणी करू शकत नाही जातीच्या पायावर तुम्ही जे म्हणून काही बांधाल ते कोसळून पडेल आणि एक संघ कधीच होणार नाही आता विचार करण्यासारखा एक प्रश्न उरला आहे तो म्हणजे हिंदू समाज रचनेत सुधारणा कशी घडवून आणावी जाती नष्ट कशा कराव्या हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जाती नष्ट करण्याचे पहिले पाऊल म्हणून प्रथम पोट जाती नष्ट कराव्या असे एक मत आहे हे मत अशा गृहित प्रमेयावर आधारलेले आहे की विभिन्न जातीपेक्षा पोट जातीमध्ये रूढी आणि दर्जामध्ये बराच सारखेपणा आहे असे मला वाटते उत्तर प्रदेशातील व मध्य भारतातील ब्राह्मण दख्खनच्या व दक्षिणेतील ब्राह्मणांपेक्षा सामाजिकदृष्ट्या कमी दर्जाच्या आहेत पहिले केवळ स्वयंपाकी व पानके आहेत दुसऱ्यांना उच्च असा सामाजिक दर्जा प्राप्त झाला आहे दुसऱ्या दृष्टीनं पाहिले तर उत्तरेतील वैश्य आणि क्षत्रिय बौद्धिक आणि सामाजिकदृष्ट्या दख्खनचे ब्राह्मण शाकाहारी असूनही त्यांच्यात आहाराच्या बाबतीत साम्य नाही आणि काश्मीर व बंगालचे ब्राह्मण मांसाहारी आहेत दुसऱ्या दृष्टीने दख्खन दक्षिन आणि दक्षिणेतील ब्राह्मणांची आहाराच्या बाबत शाकाहारी गुजराती मारवाडी बनिया आणि जैनाशी साम्य आहे दक्षिण आणि उत्तरेतील ब्राह्मणांचा एक जातीत समावेश करण्याऐवजी उत्तरेतील कायस्थांचा दक्षिणेतील ब्राह्मण दख्खनमधील अब्राह्मण व द्रविड देशातील अब्राह्मणांमध्ये समावेश करणे यादृष्टीने अधिक व्यवहार ठरले परंतु पोट जातीचे एकत्रीकरण शक्य आहे असे गृहीत धरले तरी पोट जातींचे निर्मूलन आपणाला हळूहळू सर्व जाती नष्ट करण्यास मार्गदर्शक होईल याची काय शाश्वती आहे उलट, असंही घडू शकते की जाती नष्ट झाल्यावर कदाचित ही प्रगती खुंटूनही जाईल अशा अवस्थेत पोटजाती नष्ट करण्याचा परिणाम जाती अधिक मजबूत करण्याकडेच होईल व त्यांना अधिक शक्तिशाली बनवून अधिक घातक बनवी म्हणून हा उपाय परिणामकारकही नाही व व्यवहारही नाही आणि तो एक चुकीचा मार्ग असल्याचे आपोआपच सिद्ध होईल जाती नष्ट करण्याचा दुसरा उपाय म्हणून आंतरजातीय सहभोजनाची योजना मांडण्यात येत माझ्या मते हाही उपाय तोकडाच आहे आंतरजातीय सहभोजणी करणाऱ्या अनेक जाती आहेत परंतु स्वजातीची जाणीव व वृत्ती ठार करण्यात सहभोजणे यशस्वी ठरत नाहीत असा सर्वांचा अनुभव आहे आंतरजातीय विवाह हाच त्यावरील खराखुरा तोडगा आहे असं मला वाटतं रक्त संबंधानेच आपुलकीची भावना निर्माण होत व या नातेसंबंधाच्या भावनेवाचून विभक्तपणाची भावना कळसाला पोहोचून जातीने निर्माण केलेली परगेपणाची भावना कधीच नष्ट होणार नाही सामाजिक जीवनात एकसूत्रीपणा आणणारी एक शक्ती यादृष्टीन हिंदूंना आंतरजातीय विवाहाची अत्यंत आवश्यकता आह अहिंदू राश मात्र या विवाहाच तितके महत्व नाही जेथि समाज इतर बंधनांनी आधीच एक संघ असेल तिथ वस्तुता लग्न ही एक जीवनातील सर्वसाधारण घटना असते परंतु जेथि समाजाचे तुकड़ पडलेले असतील तिथ एकसूत्रीकरणाची एक शक्ती या नात्यानं विवाह अतिशय महत्वाचा ठरतो जाती मोडण्याचा खरा खरा उपाय म्हणजे आंतरजातीय युवाहोय जातीपासून जाती मुक्त होण्यासाठी दुसरा कोणताही उपाय उपयुक्त ठरणार नाही तुमच्या जातपात तोडक मंडळाने ही, ही आक्रमणाची पद्धती स्वीकारलेलीच आहे हा सरळ व आघाडीवरील हल्ला आहे म्हणून आपण बरोबर रोग निदान केल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो त्याचप्रमाणे हिंदूंचे कोठे चुकते हे स्पष्टपणे सांगण्याचे धाडच तुम्ही केले याबद्दलही तुम्ही अभिनंदनास पात्र आहात राजकीय जुलूम सामाजिक जुल्माच्या तुलनेत अगदीच फिका तो, व राजसत्तेला आव्हान करणाऱ्या राजकारणी पुरुषापेक्षा समाजाला आव्हान देणाऱ्या समाजसुधारकाराला अधिक धैर्य असावे लागते आंतरजातीय सहभोजने व विवाह सार्वत्रिकपणे रूढ करूनच जातीची शक्ती आपण नष्ट करू शकू हा जो निर्णय तुम्ही घेतला आहे तो अत्यंत रास्त आहे तुम्ही रोगाच्या उगमांचे स्थानच ओळखलेले आहे परंतु तुमचा औषधोपचार रोगाच्या उगमांचे स्थानच ओळखलेले आहे परंतु तुमचा औषधोपचार रोगाच्या दृष्टीने रामबाण आहे काय खालील प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा बहुसंख्य हिंदू आंतरजातीय विवाह व सहभोजने करीत नाहीत याचे कारण काय तुमचे आंदोलन लोकप्रिय होत नाही असे का या प्रश्नाचे उत्तर एकच होऊ शकते ते म्हणजे सहभोजन आणि आंतरजातीय विवाह हिंदूंना परस्परात मिसळण्यासाठी आड येणारी भिंत किंवा काटेरी तार नव्हे की जी पडून किंवा तोडून टाकता येईल हे काही निसर्ग वस्तूंचे भौतिक बंधनाचा विनाश करणे इतके सोपे नाही भावनेमध्ये बदल घडवून आणणे असा त्याचा अर्थ आहे जात वाईट असेल ज्याला अमानुष म्हणावे असे निर्दय वर्तंती कराव्यास लावित असेल पण तरीही हे मान्य केलेच पाहिजे की हिंदू जातीचे पालन करतात ते एक निर्दय किंवा बिंडोक पद्धती म्हणून नव्हे तर त्या मुलचा धार्मिक आहेत म्हणूनच हिंदू त्याचे पालन करतात जातीचे पालन करण्यात लोकांची चूक नाही माझ्या मते जर चूक कोणती असेल तर त्यांचा धर्मकारण त्यानेच जातीची कल्पना लोकांच्या मनावर बिंबविली आहे हे जर खरे असेल तर ज्याच्याशी तुम्ही दोन हात करावेत असा तुमचा शत्रु जाती पाळणारे लोक नसून ज्या शास्त्रांनी लोकांना जातीधर्म शिकविला ती शास्त्रे तुमचा शत्रु होत हे उघड आहे सहभोजनात भाग न घेणाऱ्या किंवा मिश्रविवाहास तयार न होणाऱ्या लोकांना शिव्या देऊन किंवा त्यांची टर उडवून काही फायदा होण्यासारखा नाही तसेच प्रसंग परत्वे सहभोजन घडविणे किंवा एखादा मिश्रविवाह समारंभ घडवून हे उपाय अपेक्षित ध्येयाच्या दृष्टीनं निरुपयोगी ठरतात शास्त्र पवित्र असल्याबद्दलची श्रद्धा नष्ट करणे हा यावरील खरा उपाय होय लोकांच्या मनावर अंधश्रद्धा बिंबविण्याचे व त्यांची मने घडविण्याचे शास्त्राचे काम सुरू ठेवून तुम्ही यशाची आशा तरी कशी करू शकता शास्त्राच्या अधिकाराला शह न देता लोकांना शास्त्राच्या पावित्र्यावर विश्वास ठेवण्याची परवानगी देऊन केवळ लोकांना निर्दय व बुद्धिहीन म्हणणे हा समाज सुधारणेचा अत्यंत बेकड असा मार्ग होता अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मिस्टर गांधी गांधीसहित सर्व समाजसुधारकांनी अजून ही गोष्ट ओळखलेली दिसत नाही की लोकांचे वर्तन हे केवळ त्यांच्या मनावर शास्त्रांनी ज्या श्रद्धा बिंबलेल्या असतात त्याचा परिणाम असतो आणि ज्या शास्त्रावर त्याचे वर्तन आधारलेले आहे त्यांच्यावरील विश्वास संपुषात आल्याशिवाय त्यांचे वर्तन कदापि बदलणार नाही अशा प्रयत्नांना काही फळच आले नाही तर आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी झटणाऱ्या लोकांप्रमाणे तुम्हीही ती चूक करीत असलेली दिसता मिश्र भोजने व मिश्रविवाह घडविणे आणि त्यासाठी संघर्ष करणे म्हणजे कृत्रिम साधनांनी जबरदस्तीने चारून देण्यासारखी आहे प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला शास्त्राच्या दासातून मुक्त करा शास्त्राच्या पायावर आधारलेल्या अपायकारक कल्पनांपासून त्यांची मणे स्वच्छ करा म्हणजे तुमच्या उपदेशावाचून ती किंवा तो स्व सहभोजनाला किंवा मिश्रविवाहाला तयार होईल उगीच वितंडवादाचा आश्रय घेण्यात काही अर्थ नाही तुम्ही ज्यावर शास्त्रमत म्हणून विश्वास ठेवता तसे व्याकरणदृष्ट्या किंवा तर्कदृष्ट्या पाहता शास्त्राचे मन्ने नाही वगैरे थापा मारण्याने काहीही फायदा होण्यासारखा नाही लोकांनी शास्त्रांचा काय अर्थ घेतला हा मुख्य मुद्दा आहे बुद्धाने जो पवित्रा घेतला तोच तुम्हालाही घ्यावा लागेल केवळ शास्त्रांना जुगारून तुमचा प्रश्न सुटणार नाही तर बुद्ध आणि गुरुनानकांप्रमाणे तुम्हाला त्याचे पावित्र्यही अमान्य करावे लागेल तुमच्यात जर काही घाणडे असेल तर तो तुमचा धर्म होय या धर्मानेच तुमच्यात जातीच्या पवित्रपणाची भावना निर्माण केली असे सांगण्याचे धाडस तुम्ही दाखवाल काय तुमच्या यशाचा कितपत संभव आहे सामाजिक सुधारणेचे अनेक प्रकार आहेत सुधारणेचा एक प्रकार असा आहे की त्याचा संबंध धार्मिक कल्पनांशी नसून तो केवळ लौकिक स्वरुपाचा आहे दुसरा असा एक सुधारणेचा प्रकार की त्याचा संबंध लोकांच्या धर्मकल्पनांशी आहे या सुधारणा प्रकाराचे आणखी दोन भेद आहेत यापैकी एक तत्वाशी पूर्णता सहमत असतो जे लोक धर्मतत्वापासून ढळले असतील त्यांना पुन्हा धर्मतत्वांचे पालन करावयास या सुधारणाद्वारे पाचारण करावायचे असते दुसऱ्या धर्मतत्वांना स्पर्श करणाराच नव्हे तर पूर्णतः विरोधी असतो वय त्याच्या अधिकाराच्या विरोधी वर्तन करण्यास लोकांना प्रवृत्त करावयाचे असते शास्त्रांचा मान्य असलेल्या अशा श्रद्धांचा स्वाभाविक परिणाम म्हणजे जाती होत ही शास्त्रे ज्यांना अध्यात्मदृष्टी प्राप्त झाली अशी समर्थ ऋषींच्या दैवी सुविचारांनी भरलेली आहेत असे सांगण्यात येते त्यामुळे पापाचे अधिकारी झाल्याशिवाय या शस्त्रांच्या आज्ञा मोडणे शक्य नाही असा लोकांचा समज आहे जाती नष्ट करण्याची सुधारणा अशा प्रकारे तिसऱ्या वर्गात मोडणारी सुधारणा होय लोकांना जाती सोडण्यास सांगणे म्हणजे त्यांना मूलभूत धार्मिक श्रद्धांचे विरोधी वर्तन करण्यास सांगणेच होय यावरून उघडच दिसते की पहिल्या व दुसऱ्या प्रकारच्या सुधारणा सहज साध्य असतात परंतु तिसऱ्या प्रकारणात सुधारणा असंभवनीय म्हणण्याचा मोहवावा इतक्या भयंकर असतात हिंदू समाज रचना पवित्र असल्याचा हिंदूंचा दावा आहे जातीला देवाधिकांचा आधार आहे म्हणूनच ज्यांच्या आश्रयाने जाती पवित्र बनल्या त्या देवांचा व पावित्र्याचा तुम्हाला नाश करावा लागेल अधिक स्पष्ट सांगावयाचे म्हणजे तुम्हाला शस्त्रांचा अधिकार व वेदांचा नायनाट करावा लागेल जाती नष्ट करण्याच्या मार्गावर व साधनांवर मी आतापर्यंत जोर दिला आहे कारण केवळ आपल्या ध्येयाचे ज्ञान करून घेण्यापेक्षा त्यांचे मार्ग व साधने योग्यपणे समजून घेणे जास्त महत्वाचे आहे खरे मार्ग व साधने तुम्हाला माहित नसतील तर तुमचे सर्व वार निश्वितच फुकट जातील माझे हे विवरण जर योग्य असेल तर तुमचे कार्य अतिनुष्कळ आहे ते पार पाडण्यास तुम्ही समर्थ आहात की नाही हे आता तुम्ही सांगू शकता माझ्या पुरते तर हे काम मला असंभवनीय म्हणण्यासारखेच वाटते मला असे का वाटते असे कदाचित तुम्ही मला विचाराल माझे असे मत का बनले याला अनेक कारणे आहेत त्यापैकी काही महत्वाच्या वाटणाऱ्या कारणांचा मी उल्लेख करतो एक महत्वाचे कारण म्हणजे या प्रश्नासंबंधी ब्राह्मण नेहमी शत्रुत्वाची वृत्ती बाळगत असतात राजकीय सुधारणांबाबत व काही प्रसंगी आर्थिक सुधारणांबाबत ब्राह्मण लोक आघाडी स्थापन करताना दिसतात परंतु जातींचा परकोट तोडून टाकण्यासाठी उभारलेल्या सैन्याचे अनुयायी होताना ते दिसत नाही या विषयासंबंधी भविष्यात कधीतरी ब्राह्मण लोक पुढाकार घेतील अशी आशा करण्यास काहीतरी जागा आहे काय मी म्हणतो नाही तुम्ही विचाराल की काय म्हणून ब्राह्मणांनी सामाजिक सुधारणांना घावरावे, असे त्यात काही नाही असाही कदाचित तुम्ही युक्तिवाद कराल तुम्ही असंही म्हणाल की हिंदू समाजातील जाती या विषवल्ली असल्याचे ब्राह्मणांना समजून चुकले आहे व समाजातील एक समजूतदार वर्ग या नात्याने जातीमुळे ओढवणाऱ्या दृष्ट परिणामाकडे ते डोळे जाग करतील अशी अपेक्षा करणे बरोबर नाही समाजात काही बुद्धिवादी ब्राह्मण आहेत व काही पुरोहित ब्राह्मण आहेत आणि यातील दुसरे ब्राह्मण जाती मोडणाऱ्याच्या बाजूने कदाचित हातात सोटा घेऊन सज्ज झाले नाहीत तरी पहिल्या प्रकाराचे ब्राह्मण तसे करतील असंही मत तुम्ही मागाल अर्थातच हे सर्व मुद्दे मोठे लागवे दिसतात पण जाती मोडल्यामुळे ब्राह्मणांच्या जातीवर मोठा विपरीत परिणाम होणार आहे याचा या विचारसरणीला विसर पडलेला आहे हे लक्षात घेता ज्यामुळे ब्राह्मण जातीची शक्ती व इब्रत परिणामता नष्ट होऊ शकते अशा जाती नष्ट करण्याच्या चळवळीचा पुढाकार कधीतरी ते घेतील अशी अपेक्षा करणे तर्कशुद्ध होईल काय पुरोहित ब्राह्मणांच्या विरुद्ध उभारलेल्या चळवळीत बुद्धिवादी ब्राह्मण भाग घेतील अशी आपण आशा करू शकतो काय माझे तर निश्चित मत आहे की बुद्धिवादी ब्राह्मण व पुरोहित ब्राह्मण असे त्यांचे भेद मानणे फिजूल आहे दोघेही एकाच माहेतील मणी आहेत एकाच देहाचे ते दोन हात असावेत व एकाच्या अस्तित्वासाठी दुसऱ्याने लढणे अनिवार्य आहे याच संदर्भात प्रोफेसर डायसीन आपल्या इंग्लिश कॉन्स्टिट्यूशन या ग्रंथात मोठा समर्पक अभिप्राय दिल्याच मला आठवत कायदेशीर मंडळाच्या सर्वश्रेष्ठ अधिकारावरील मर्यादा दाखविताना ते म्हणतात कोणत्याही सार्वभौमशक्तीचा विशेषतः कायदेकारी मंडळाच्या सार्वभौम शक्तीचा प्रत्यक्षात वापर करताना दोन प्रकारच्या मर्यादा पडतात यापैकी एक बाह्यमर्यादा असते तर दुसरी अंतर्गत सार्वभौमत्वावरील बाह्य मर्यादा म्हणजे प्रजाजन किंवा बहुसंख्य प्रजन कायदा अमान्य करण्याची किंवा विरुद्ध प्रतिकार करण्याची शक्यता किवा खातरी असते सार्वभौमत्वाची अंतर्गत मर्यादा तिच्या स्वभावानुरूप शासन सत्ता चालवीत असतो ज्या परिस्थितीत तो जीवन जगतो तिच्याप्रमाणेच हा त्याचा स्वभाव बनलेला असतो त्या समाजात प्रचलित असलेल्या नीतीनियमाचा त्याच्यावर प्रभाव पडलेला असतो एखाद्या सुलतानाने मनात घेतले असते तरी त्याला महमदी लोकांचा धर्म बदलवता आला नसता परंतु समजा की त्याने असा बदल घडवून आणला असता तरी मुसलमानांना या मुख्य धर्मगुरूकडून त्याला मान्यता मिळविणे अगदी असंभवनीय होते यावरून सुलतानाच्या शक्तीवरील बाह्यमर्यादा इतक्याच अंतर्गत मर्यादाही अलग्य असतात हे दिसून येईल पोप अमक्या चमक्या सुधारणा का घडवून आणत नाही असे निरर्थक प्रश्न कधी लोक विचारतात याचे खरे उत्तर असे की जो माणूस क्रांतिकारी असतो तो पोप होण्यासारखा माणूस नसतो व जो पोप होतो त्याला क्रांतिकारी होण्याची इच्छा नसते मला वाटते हा अभिप्राय भारतातील ब्राह्मणांना बरोबर लागू पडतो व एखादा तितक्या समर्थपणे म्हणू शकतो की जर पोप बनणाऱ्या माणसाला क्रांतिकारी बनण्याची इच्छा नसते तर जो ब्राह्मण म्हणून जन्माला येतो त्यालाही क्रांतिकारी बनण्याची इच्छा पोपपेक्षाही कमीच राहील खरेच सामाजिक सुधारणांच्या बाबत एखाद्या ब्राह्मणाने क्रांतिकारी व्हावे अशी अपेक्षा करणे म्हणजे लेसली स्टीफनने म्हटल्याप्रमाणे ब्रिटिश लोकसभेकडून सर्व घाऱ्या डोळ्याच्या मुलांना ठार करावे अशा कायद्याची अपेक्षा करणे इतकेच निरर्थक आहे जातीविरोधी चळवळीत भाग घेण्यासाठी ब्राह्मण पुढे येतील की नाही हा मुद्दा आपल्या दृष्टीने फारच कमी महत्वाचा आहे असे तुमच्यापैकी काही लोक म्हणतील असा विचार बाळगणे म्हणजे माझ्या मते समाजामध्ये बुद्धिमान लोकांचे जे, जे स्थान असते त्याकडे दुर्लक्ष करणेच होय थोर पुरुष समाज घडवीत असतात हे मत तुम्हाला मान्य असो की नसो त्याचे फार मोठे वजन असते इतके तरी तुम्हाला मान्य करणे भाग आहे बुद्धिमान लोकांचा वर्ग दूरदृष्टी लाभलेला वर्ग असतो तो लोकांना उपदेश करू शकतो व चालनाही देऊ शकतो कोणत्याही देशातील सामान्य वर्ग विचारपूर्वक व शून्यपणे जीवन जगत नसतो तो मुख्यतः अनुकरणशील असतो व बुद्धिमान वर्गाचे अनुकरण करीत असतो एखाद्या देशाचे संपूर्ण भविष्य त्यातील बुद्धिजीवी लोकांवर अवलंबून असते असे म्हणण्यात मूळीच अतिशय नाही बुद्धिजीवी वर्ग जर प्रामाणिक स्वतंत्र आणि निस्वार्थी असेल तरच आणीबाणीच्या प्रसंगी पुढाकार घेऊन समाजाला चालना देण्याचा विश्वास त्याच्यावर ठेवता येतो बुद्धी हा काही सद्गुण नवे हे खरे आहे ते फक्त साधन होय बुद्धिमान माणसाचे जे ध्येय असेल त्यासाठी वापरण्याचे ते एक साधन आहे आणि बुद्धिमान माणसाचे जे ध्येय असेल त्यासाठी वापरण्याचे ते एक साधन होय बुद्धिमान माणूस चांगला माणूसही असू शकतो परंतु तो सहजगत्याल उच्चाई बनू शकतो त्याचप्रमाणे बुद्धिजीवी लोकांची टोळी मदतीला सिद्ध असणार चुकीच्या मार्गांपासून मानवतेला वाचवणारी असू शकते किंवा पी एक भाट्यांची टोळी किंवा आपला चरितार्थ चालविण्यासाठी दृष्ट धंदे करणाऱ्या वकिलाची चांडा चौकडीही असू शकते भारतातील बुद्धिजीवी लोकांचे केवळ दुसरे नाव ब्राह्मण असे आहे हा विचार मोठा दुःखदायक आहे हे दोन्ही एकच असल्याबद्दल बुद्धिमान वर्ग केवळ एका जातीपुरता मर्यादित असल्याबद्दल या बुद्धिजीवी वर्गाने एका ब्राह्मण जातीचे हित व आकांक्षा यामध्ये भाग घ्यावा याबद्दल व देशाच्या हिताचे रक्षण करण्याऐवजी केवळ एका ब्राह्मण जातीचा हिताचे रक्षक बनावे याबद्दल तुम्हाला खद वाटेल हे सर्व मोठे शोचनीय असल परस्थिती आहे तशी आह ब्राह्मण हेच हिंदूतील बुद्धिजीवी लोक होत हा फक्त बुद्धिजीवी वर्गच नव्हे तर बाकीच्या हिंदूंनी आदरणीय वर्ग म्हणून त्यांना उचलून धरले आहे ब्राह्मण हे भूदव आह ब्राह्मो गुरु हा म्हणून म्हणतो ज्या बाबतीत धर्माने काही विशिष्ट आज्ञा दिली नसेल त्याबाबत कसे वागावे असे जर कोणी विचारले तर उत्तर असे की शिष्ट ब्राह्मण जसे सांगतील त्याप्रमाणे निशंकपणे वागावे कारण ब्राह्मण जे सांगतील तोच धर्म सा होय अनामनातोषू धर्मेशु कथम स्यादिती चेत भवेत यम शिष्टा ब्राह्मणा ब्रयु सधर्म स्वदर्शिकत अशा तऱ्हेचा उर्वरित सर्व समाजाला आपल्या मुठीत ठेवणारा बुद्धिजीवी वर्ग जाती सुधारणेला विरोधी असल्यावर जातीभेद मोडण्याच्या चळवळीचे यश मला तरी फार फार दूर दिसते हे काम असंभवनीय आहे असे मी का म्हणतो याचे दुसरे कारण तुम्ही जातीला असणारे दोन प्रकारचे स्वरूप लक्षात घेतले तर स्पष्ट होईल एका बाजूने भिन्न जातीत माणसाचे विभाजन करते दुसऱ्या बाजूने एकाच्यावर दुसरा दुसऱ्याच्यावर तिसरा याप्रमाणे ती जातीचा पायरी पायरीला सामाजिक दर्जा ठरावून टाकते प्रत्येक जात आपणाला या जातीच्या पारड्यामध्ये कोणाचे तरी वरचे स्थान मिळाले म्हणून अभिमान व समाधान मानत जातीच्या जा पायऱ्यांचे दृश्य रुप म्हणजे ना धार्मिक व सामाजिक हक्क प्राप्त झालख पारिभाषिक शब्दात सांगायचं काहींना अष्टाधिकार आणि संस्कारांचे हक्क प्राप्त झाल एखाद्या जातीचा दर्जा जितका उच्च अस्वि तितकी या अधिकारांची संख्या जास्त असत व जितका दर्जा कमी तितक्या अधिकारही कमी हा जातीचा दर्जा या पायऱ्या जाती संस्थेविरुद्ध एखादी संघटना उभारणे अशक्य करून टाकतात जर एखाद्या जातीने तिच्यापेक्षा वरच्या जातीशी सहभोजन करण्याचा किंवा आंतरजाती विवाह करण्याचा हक्क सांगितला तर धूर्त लोक चटकन सांगतात की तुम्हाला तुमच्या खालच्या जातीतील लोकात मिश्र विवाह व सहभोजने आधी घडवावी लागतील अशा रीतीने असा प्रयत्न एकदम थंडच होऊन जातो असे धूर्त लोकही ब्राह्मणात पुष्कळ आहेत सर्वच जाती पद्धतीचे गुलाम आहेत परंतु सर्व गुलामांचा दर्जा सारखा नाही आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी मजुरांना जागृत करता, मार्क्स त्यांना म्हणाला की या क्रांतीत तुमच्या बेड्यांशिवाय गमावण्यासारखे तुमच्याजवळ काही नाही परंतु विभिन्न ना जातींमध्ये अशा चलाखीने सामाजिक व धार्मिक अधिकार वाटण्यात आले आहेत की काहींना जास्त मिळाले तर काहींना कमी त्यामुळे मार्क्सच्या या घोषवाक्याचा जातीविरुद्ध हिंदूंना भडकवून देण्याच्या कामी का उपयोग होत नाही एका जातीच्या खाली दुसरी याप्रमाणे प्रत्येक जातीचे सार्वभौम साम्राज्य आहे त्यामुळे प्रत्येक जात दुसऱ्या जातीच्या दर्जाकडे द्वेषाने पाहते यातील प्रत्येक जातीला हेही माहीत आहे की जर जा जाती नष्ट झाल्या तर काही जातींना इतरांपेक्षा अधिक शक्ती व इज्जत गमवावी लागणार आहे म्हणूनच जातीभेदाच्या किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी तुम्ही सर्व हिंदूंना प्रवृत्त करू शकत नाही हिंदूंच्या बुद्धीला आव्हान करून बुद्धीला विरोधी असलेल्या जाती मोडून टाकण्यासाठी तुम्ही हिंदूंना प्रवृत्त करू शकाल काय यामुळे पुढील प्रश्न उद्भवतो आपल्या सत्सद विवेगबुद्धीप्रमाणे वागण्यास हिंदू मुक्त आह काय हिंदूंनिआ आपले वर्तन तीन प्रमाणात अनुसरून असे असून सांगितले आहे। वद् स्मृती हा सदाचार हा स्वस्तच प्रियमात मना हा येति बुद्धीच काही कामच दिसत नाही हिंदूंन वद् स्मृती किंवा सदाचाराला अनुसरूनच वर्तन कलिपाजो इतर कोणत्याही मार्गाचे अनुसरण करू शकत नाही जेव्हा वद् व स्मृती यांच्या अर्थासंबंधी संधी निर्माण होईल तिव्हा ते त्यानि कस कराव या महत्वाच्या मुद्द्यावर मनुनिनिश्वितच मत दिल आहा तो म्हणतो योवमन्यत ते मुले हेतू शास्त्रा श्रयात द्विजहा स साधु भिव हिशकार्या नस्तको वेद निंदक हा या नियमाप्रमाणे वेदाचा व स्मृतीचा अर्थ लावण्याच्या बाबतीत बुद्धीची कसोटी अगदीच निकामी आहे ते नास्तिकवादा इतकेच दुष्ट समजल्यात येते आणि या अपराधासाठी बहिष्काराचा दंड नेमून देण्यात आला आहे अशा तऱ्हेने जो जो विषय वेद व स्मृतीच्या अधिकाराखाली येतो तथील हिंदू माणूस आपल्या बुद्धीचा उपयोग करू शकत नाही याशिवाय जेथ म्हणून वेद व स्मृती यांची स्पष्ट आज्ञा नाही, त्यांच्यामधे विरोध असेल तेव्हा दोन्हींनाही सारखेच प्रमाण समजाव दोनपैकी कोणत्याही एकीला अनुसरून वागाव त्या दोनपैकी कोणत मत प्रमाण असाव याबद्दल उगीच अक्कल साधविण्याचा प्रयत्न करू नये म्हणून याचे पुढील प्रमाण स्पष्टीकरण कल श्रुती द्वैधम तू यत्र स्वातंत्र्य धर्माव भाऊ स्मृत हो अर्थात जेथे श्रुती आणि स्मृती यामध्ये विरोध असेल तिथे श्रुतीला प्रधान मानावे परंतु येथे सुद्धा या दोनपैकी कोणत्या बुद्धीला पटण्यासारखे आहे असे विवेक करण्याचा प्रयत्न दिसून येत नाही हाच विचार म्हणून पुढील श्लोकात सांगितलं आहे याद वेद ब्राह्म स्मृतयो याश्व काश्च कुद्दष्ट सर्वास्ता निष्फल हा प्रैत्य तमोनिष्ठा स्मृता हा, हा। पुन्हा स्मृतीमध्ये विरोध असेल तर मनुस्मृतीला प्रमाण मानावे, परंतु या दोनपैकी विवेकाला पडणारे कोणते आहा असा विचार करण्याचा प्रयत्न करू नय हा नियम बृहस्पतीन असा मांडलि आह वातोप निबंधुत्वत प्रामाण्यम ही मनोहा स्मृतम मनवर्थ विपरीत तू या स्मृती अशा प्रकारे जेव्हा जेव्हा श्रृती आणि स्मृतींनी स्पष्ट आज्ञा दिली अस्वि हिंदूंनी आपली विवेकबुद्धी वापरण्याच स्वातंत्र्य नाही हाच नियम महाभारतात असं सांगितलं आह पुराणम मानवो धर्माहा सांगो वेदश्चिकित्सकम आज्ञा सिद्धानी चत्वारीन हंतव्यानी हे यांच्या आज्ञाचे पालन करणे त्याला बंधनकारक आहे वेद आणि स्मृती यामध्ये चर्चा केलेल्या विषयांपैकी जात आणि वर्ण हे दोन विषय होत म्हणून जेथे जेथे जात किंवा वर्णाचा विषय उद्भवेल तेथे तेथे ते ते परिणामता हिंदूच्या बुद्धीला केलेल्या आवाहनाचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी हिंदूला केवळ वा बुद्धी वापरण्याची शास्त्रांची परवानगी नाही इतकं जात आणि वर्णाचा पाया विवेकपूर्वक तपासून पाहण्याची कोणतीही पळवाट शिल्लक राहू नये हि पाहण्याची त्यांनी दखल घेतली आहे। रस्त्या प्रवासात व परदातील प्रवासात हजारो हिंदू आपापल्या जातीनियमाविरुद्ध वर्तन करीत असतात व तरीही आपल्या अन्य आपली जात राखण्याचा मोठा अट्ट करतात ही गोष्ट अहिंदूंना मोठी विनोदी वाटत असली पाहिजे यादृष्ट्याने हिंदूच्या बुद्धीवर असलेल्या आणखी एका बंधनाचा साक्षात्कार होतो माणसाचे जीवन बहुधा फारसे विचार न करता केवळ सवयींच्या आधारेच व्यतीत होत असते एखाद्या रूढ श्रद्धेविषयी किंवा संकेतसंबंधी परीक्षणपूर्वक खोलवर व चिकाटीपूर्वक साधक बाधक मुद्दे लक्षात घेऊन माणूस विचार करतो व त्यावरून निष्कर्ष काढून त्यानुसार वागतो असा विचार आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय तो बहुदा करीत नाही रेल्वेचा प्रवास व गमन हा एखाद्या हिंदूच्या जीवनात क्वचितच येणारा आणीबाणीचा प्रसंग असतो अशा प्रसंगी त्या हिंदूसमोर निश्चितच असा प्रश्न उभा राहू शकतो की सर्वच प्रसंगी जर आपण जाती नियमांचे पालन करू शकत नाही तर जाती पाळावे तरी काय म्हणून परंतु तो प्रत्यक्षात इतर प्रसंगी जातीनियम तोडण्याचे वर्तन करत नाही तो एकेठिकाणी जात सोडतो तर इतर प्रसंगी निशंगपणे जातीचे पालन करतो या चमत्कारिक वागणुकीच कारण शास्त्रांच्या नियमात आणून येते कारण शक्य तिढ़ जातीचे पालन कराव जेव्हा शक्य नसेल तिव्हा प्रायचित्त घ्याव अशी शास्त्रज्ञ आहे. या प्रायशित्ताच्या सिद्धांताचे अनुसरण करून व तडजोडीची वाट मोकळी घ्वून शास्त्रांनी जातीला जीवनाचा अमरपट्टा लिहून दिला व बुद्धिवादी विचारांचा गळा घोटला नाहीतर ही जातीपातीची कल्पना केवास नक्स्त झाली असती जात व अस्पचता नष्ट करण्याच्या कार्यासाठी पुष्कळानी प्रयत्न केले आहेत त्यापैकी उल्लेख करण्यासारखे रामानुज कबीर आणि इतरही काही आहेत या समाज सुधारकांच्या प्रयत्नांना असुरुरुन तुम्ही हिंदूंची मणे वळवू शकता काय म्हणून श्रुती आणि श्रुतींच्याबरोबर सदाचाराचाही समावेश केला हे खरे निश्चितच सदाचाराला शास्त्रांपेक्षा वरचे स्थान त्यांनी दिलेले आहे यात वाद नाही यज्ञ द्याचर्यते एन धर्म वा चरणम, नित्यम चरित्रम तद्विकितीत या श्लोकाप्रमाणे पाहता सदाचार धर्मासो की अधर्मासो, असो शास्त्रानुकूल असो की शास्त्राविरोधी असो त्याचे पालन अवश्य केले पाहिजे असे दिसते पण सदाचार म्हणजे काय एखाद्याला जर असे वाटत असेल की सदाचार म्हणजे सत सद व चांगली कृत्ये किंवा नीतिमान माणसाची वागणूक तर ते पूर्णता चूक ठरेल सदाचार म्हणजे नीतीचे कृत्य किंवा नीतीमान माणसाची कामेही नव्हे तर सदाचार म्हणजे जुन्या रूढी मग त्या वाईट असोत की चांगल्या खालीश लोकात हा विचार स्पष्ट झालेला आहे यस्मिन देशय आचारा पारंपर्य क्रमागता वर्णाना किल सर्वेशाम स उच्चते। सदाचार उच्चते जणूकै सदाचार म्हणजे योग्य वर्तन किंवा थोर पुरुषांचे वर्तन असा अर्थ लोकांनी घेऊ नये म्हणून स्मृतींनी हिंदूंना सदाचार म्हणजे काय याची स्पष्ट शब्दात चेतवणीच दिलेली आहे देवांचे वर्तन जर स्मृती आणि सदाचार विरोधी असेल तर देवांचे सुद्धा अनुकरण करू नये अशी स्पष्ट आज्ञा आहे याचा गर्भीत अर्थ भयंकर असेल भयानकपणे कुटिल असेल पण वस्तुस्थिती आहे तशी आहे न देवचरितम चरते अशी हिंदूंना त्यांच्या शास्त्रांची आज्ञा आहे सुधारकांच्या शास्त्रगारातील विवेक आणि नीतीमत्ता ही दोन अत्यंत शक्तिशाली शास्त्रे होत ही त्यांची शस्त्रे हिरावून घेणे म्हणजे कोणत्याही सुधारणेसाठी त्याला पूर्णता पंगू करून सोडणेच होय हे जाती मोडणे विवेकाला व नीतीला धरून आहे की नाही याचा विचार करण्याचे स्वातंत्र्य जर लोकांना नाही तर तुम्ही जाती मोडणार कसे जातीभोवती उभारलेला किल्ला अभेद्य आहे व तो बांधण्यासाठी वापरण्यात आलेल्या धातू नीतीमत्तेच्या किंवा विवेकाच्या असाने पेटण्यासारख्या नाहीत यालाच जोडून हाही विचार करा की भिंतीच्या आतल्या बाजूला ब्राह्मणांचे सैन्य उभे आहे हे ब्राह्मण म्हणजे आमचा बुद्धिमान वर्ग हिंदूचे पदसिद्ध पुढारी हे ब्राह्मण म्हणजे जातीच्या किल्ल्याचे रक्षण करणारे केव्हाही भाडोत्री शिपाई नवे, तर त्यांच्या स्वतःच्या घराचे रक्षण करणारे सैनिक होते हिंदूतील जाती मोडणे जवळजवळ अशक्य आहे असे मी का म्हणतो याची तुम्हाला यावरून कल्पना येईल काही झाले तरी ही सुधारणा घडून येण्यासाठी निश्चितच काही युगे लोटावी लागतील हे कार्य होण्यास वर्षानुगंती वेळ लागेल किंवा लवकरही होईल परंतु एक गोष्ट मात्र तुम्ही विसरता कामा नाही की तुम्हाला जर या जाती पद्धतीत सुधारणा करावायची असेल तर वेद आणि शास्त्र तुम्हाला सुरंग लावावावा लागण कोणत्याही प्रकारच्या बुद्धिवादाचा किंवा नीतीशास्त्रीय युक्तिवादाचा त्यांच्यावर कसलाही परिणाम होत नाही श्रुती आणि स्मृतींनी सांगितल धर्माचा तुम्हाला उच्छद्द करावा लाग्वि दुसऱ्या कशाचाही उपयोग होण्यासारखा नाही हि माझी या विषयावरील पूर्ण विचारांती बनलिमत आह धर्माचा उच्छद्ध करायचा म्हणजे काय करावायच काहींच्या धाण्यात आली नसल्याचा संभव आहांना हा विचार बंडखोर तर काहींना क्रांतिकारी वाटण्याचा संभव आहे नियम आणि तत्व या दोहांमध्ये तुम्ही काही फरक मानता की नाही कोणास ठाऊ परंतु मी मात्र या दोहांमध्ये फरक करतो यांना मी विभिन्न मानतो इतकेच नव्हे तर तो भेद वास्तविक व वा अत्यंत महत्वाचा मानतो नियम ही व्यवहाराची बाब न बसून आधीच ठरविल्याप्रमाणे केवळ सवेच्या आधारे काम करण्याचे ते मार्ग असतात परंतु तत्वे बुद्धीच्या पायावर उभारलेली असतात तत्वे म्हणजे कठीण प्रसंगी घेण्यासाठी वापरण्याचे उपयुक्त मानदंड होत एखादे कार्य कसे पार पडावे इतकेच नियम सांगत असतात एखादे काम कसे करावे हे तत्व सांगत नाही पाकशस्त्राच्या यादीप्रमाणे काय करावे व कसे करावे हे नियम तपशीलवार सांगतात तर न्यायसारखे एखादे तत्व ज्याच्या आधारे आपण विचार करावा आपले ध्येय आकांक्षा याचे परिणाम काय होतील याबद्दल विचार करावा यासाठी फक्त मुद्द्याच्या गोष्टी सुचविते आपण सतत मनात बाळगावे व त्या आधारे महत्वाचा निर्णय घ्यावा असे मार्गदर्शन तत्व करीत असते तत्व आणि नियम यांच्या आधारे केलेल्या कार्याच्या दर्जात आणि त्यापासून मिळणाऱ्या आनंदात महदंत असते नियमाधारे केलेले एखादे सत्कृत्य या दोन वेगवेगळ्या गोष्टी होत एखादे तत्व चुकीचे असण्याचाही संभव आहे परंतु त्याच्या प्रकाशात केलेले काम जाणीवपूर्वक व जबाबदारीची जाणीव ठेवून गेलेले काम असते याउलट एखादा नियम बरोबर असेल पण त्याच्या आधारे केलेले काम केवळ यांत्रिक स्वरूपाचे असते एखादे धर्मकृत्य कदाचित योग्य कृत्य नसेलही परंतु ते कमीत कमी जबाबदारीपूर्वक केलेले कर्मचारी असावे लागते ही जबाबदारी लोकांच्या खांद्यावर सोपविण्यासाठी धर्मामध्ये केवळ तत्वांचा समावेश असावा लागतो तो, तो केवळ नियमांचा संग्रह असू नये नियम करणे हा धर्माचा विषय नव्हे ज्या क्षणी एखाद्या धर्माची पातळी नियमांच्या संग्रहापर्यंत घसरते त्या क्षणी तो धर्म या संधेत अपात्र ठरतो कारण खऱ्या धर्म सार असलेली जबाबदारीची जाणीवच तो ठार करीत असतो यादृष्टीने या, या हिंदू धर्म कसा आहे तो तत्वाम आहे की नियमांचा साठा आहे वेद आणि स्मृतींनी सांगितलेला आजचा हिंदू धर्म जर आपण पाहिला तर त्यात यज्ञासंबंधीचे नियम सामाजिक नियम राजकीय नियम आणि स्वच्छतेच्या नियमांच्या भसर जथ्यापलीकड़ दुसरे काही नाही ज्याला हिंदू लोक धर्म म्हणतात त्यात अनेक प्रकारच्या आज्ञा व निषेध याच्या पलीकड़ काहीच नाही विश्वव्यापी कालातील अखिल मानववंशाला लागू होणारी देशनिरपेक्ष आशा असणारी आध्यात्मिक तत्वे हिंदू धर्मात आढळत नाहीत आणि कदाचित आढळली तरी हिंदूंच्या जीवनावर त्यांचा मूळीसुद्धा प्रभाव नाही धर्म म्हणजे आज्ञा व निषेध एवढेच हिंदूला माहीत असते व्द आणि स्मृतीमध्ये व त्यावरील टीकाकाराने धर्म बहुतेक ठिकाणी धर्म हा शब्दाचा जो वापर केला आहे त्यावरूनही ही गोष्ट स्पष्ट होते वद्मध बहुतक ठिकाणी धर्म हा शब्द धर्माज्ञा व विधी याच अर्थाने वापरलेला आहे जैमिनी सुद्धा आपल्या पूर्वमीमांसा या ग्रंथात धर्माची अशी व्याख्या करतो की धर्म म्हणजे वद्विल एखादे अपेक्षित धक्क किंवा कार्य होय हे स्पष्ट भाषेत सांगायचे म्हणजे ज्याला हिंदू लोक धर्म म्हणतात ते त्यांचे कायदे किंवा कायद्याने मंजूर केलेले एका गटाचे नीतीशास्त्र होय प्रामाणिकपणे बोलायचे तर या आज्ञांच्या जथ्याला मी धर्म भरण्यास मुळीच तयार नाही या नियमाच्या संग्रहाला धर्म समजून चुकीचे भाष्य लोकांसमोर केल्यामुळे लोकांची के हो स्वतंत्ररित्या नैतिक जीवन जगण्याची पात्रता व स्फूर्तीच हिरावून घेतली आणि दुसऱ्यांनी लाद नियमानुसार वागण्याची अस्वस्थ अशी गुलामगिरीची वृत्ती त्यांच्यात निर्माण केली हा त्याचा प्रमुख दोष होता हिंदू धर्मात आदर्शाची एकनिष्ठता नाही तर आदेशांशी केवळ जुळवून घ्यावे लागते या नियम आहेत त्या दुसऱ्यासाठी चालत नाही असा अन्याय त्यात आहे हा अन्याय सार्वकालिकही का त्यांनी करून ठला कारण ते पिढ्यानपिढ्यासाठी नेमून देण्यात आलेले आहेत या पद्धतीवर आक्षेपजनक मुद्दा म्हणजे हे नियम धर्मप्रवर्तक मानण्यात आलेल्या काही ऋषींनी किंवा स्मृतिकारांनी केले हा नव्हे तर या नियमांना अंतिम व निश्चय देण्यात आले हा आक्षेपजनक मुद्दा आहे परिस्थितीनुरूप व प्रसंगणारुप माणसाच्या सुखाच्या कल्पनेत बदल होत असतो याची जर सर्वांना लागलेली असतेच त्याचप्रमाणे वेगवेगळ्या काळात सुखाची कल्पना भिन्न भिन्न असते असे असल्यामुळे या सनातन नियमांचा जथ्था मानवतेला गारठून तिला अपंग केल्याशिवाय कसा राहील तो तिला पसणार कसा म्हणूनच असा धर्म नष्ट केला पाहिजे असे म्हणताना मला मुळीच संकोच वाटत नाही आणि मी तर असे म्हणतो की असा धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आपण कोणताही अधर्म करत नाही खरच मी असे ठासून सांगतो की या नियमांचा जत्था मुखवटा फोडून टाकणे धर्माच्या नावाचा घातलेला बुरखा फाडून त्याचे खरे स्वरुप उघड करणे हे तुमचे अटळ कर्तव्य आहे तुमच्यासाठी ही एक अत्यंत आवश्यक पायरी आहे एकदा तुम्ही लोकांच्या मनावरील भ्रम दूर केला आणि जो धर्म म्हणून त्यांना सांगण्यात आला तो धर्म नसून केवळ नियम आहेत हे त्यांना कळून चुकले म्हणजे त्यांचा त्याग करण्यासाठी किंवा त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांची मन वळविण्यासाठी संधी तुम्हाला प्राप्त होईल जोपर्यंत लोक त्याच्याकडे धर्माच्या दृष्टीने पाहतात तोपर्यंत ते त्यात बदल करण्यासाठी तयार होणार नाही कारण साधारणतः धर्माची कल्पना व त्यात बदलाची कल्पना यांचे बौदा नाते नसते परंतु नियमांमध्ये बदल अभिप्रेतच असतो व आपण ज्याला धर्म समजतो तो धर्म नसून ते केवळ जुने व जीर्ण नियम आहेत असे जेव्हा लोकांना कळून येईल तेव्हाच ते त्यात बदल करण्यास तयार होतील कारण नियम बदलले जाऊ शकतात हे लोकांना माहीत असते व ते असे बदल मान्य करू शकतात आतापर्यंत मी नियमावर आधारलेल्या धर्माचे खंडन केलेले आहे यावरून धर्माची काहीही आवश्यकता नाही असे माझे मत असल्याचा कोणी ग्रह करून घेऊ नये याउलट माझेही मत बर्कप्रमाणेच आहे तो म्हणतो खरा धर्म हा समाज जीवनाचा पाया आहे त्याच्यावरच खरे कल्याणकारी राज्य व त्याचे अधिकार उभारलेले असतात परिणामता जेव्हा हे जीवनविषयक नियम आता रद्द करावेत याबद्दल मी युक्तिवाद करतो तेव्हा एखाद्या तत्वावर आधारलेल्या धर्माने त्याची जागा घ्यावी याचीही मी सतत काळजी वाहतो कारण असा तत्वावर आधारलेला धर्मच धर्म या संज्ञेस खराखुरा पात्र ठरू शकतो खरेच धर्माच्या आवश्यकतेवर माझा इतका दृढ विश्वास आहे की धर्म सुधारणेसाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याची रूपरेषा मी आपल्यासमोर मांडावी असे मला वाटते एक सर्व हिंदूंना मान्य होईल असा एकच एक प्रमाण असा हिंदू धर्माचा ग्रंथ असावा याचा अर्थ असा की हिंदू धर्माचे इतर पवित्र मांडलेले वेदशास्त्रे व पुराणे इत्यादी ग्रंथ प्रमाण मानण्यास कायद्याने बंदी करावी आणि या ग्रंथांचा आधार घेऊन त्यातील सामाजिक किंवा धार्मिक तत्वाचा जर कोणी उपदेश किंवा प्रचार केला तर त्याला शिक्षा करण्यात यावी हिंदूमधील ब्राह्मणशाही नष्ट करून टाकली तर अधिक उत्तम होईल पण ज्या अशक्य दिसते त्या कमीत कमी वंश परंपरागत पुरोहितपणा तरी थांबलाच पाहिजे आपण हिंदू असल्याचा दावा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पुरोहित बनण्यास लायक समजण्यात आलेच पाहिजे राज्य शासनाने निर्धारित केलेली परीक्षा उत्तीर्ण केल्याशिवाय व तशी सनद मिळाल्याशिवाय कायद्याने असा धंदा करण्यास कोणत्याही हिंदूला परवानगी देण्यात येऊ नये अशी व्यवस्था कायद्याद्वारे करण्यात यावी तीन ज्या व्यक्तीजवळ अशी सनद नसेल त्या व्यक्तीच्या हाताने केलेले कोणतेही धर्मकृत्य कायदेशी समजण्यात येऊ नये व सनदेशिवाय ज्याने हे धर्मकृत्य केले असेल त्याला दंडाची व्यवस्था करावी चार पुरोहित हा सरकारी नोकर असावा आणि त्याची नीतीमत्ता त्यांच्या श्रद्धा व पूजास्थानांचा संशय त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा सरकारला अधिकार असावा याशिवाय इतर नागरिकांप्रमाणे त्याला सर्वसाधारण कायद्याच्या बाबतीत बरोबरीनेच वागविण्यात यावे पाच आयसीएसप्रमाणेच सरकारच्या आवश्यकतेनुसार पुरोहितांची संख्या निश्वित ठरविण्यात यावी काहींना हे विचार अत्यंत जहाल वाटतील पण माझ्या मते यात क्रांतिकारक असे काहीही नाही भारतातील प्रत्येक उद्योगांवर नियंत्रण आहे आपल्या धंद्याची सनद मिळविण्यापूर्वी इंजिनिअर लोकांनी आपले कसं दाखविलेच पाहिजे डॉक्टरांनी आपले कौशल्य दाखविले पाहिजे व वकिलांनाही आपली पात्रता दाखविली पाहिजे त्यांचा सर्व जीवनभर त्यांना केवळ राज्याच्या दिवाणी व फौजदारी कायद्याचे पालन करूनच भागत नाही तर त्या धंद्यात प्रचलित असलेले नीतीविषयक कायदेही त्यांना पाळावेच लागतात पुरोहितपणाचा हा उद्योग असा आहे की त्याला कसलीही पात्रता लागत नाही ज्याला कसल्याही नियमांचे बंधन नाही असा हा पुरोहितगिरीचा एकूलता एक धंदा आहे हा पुरोहित मानसिकदृष्ट्या जन्मजात ठोंब्या असो की शारीरिकदृष्ट्या तर उपदेश किंवा प्रमेय हा सारखा एखादा घाणेळा रोग जडला असो की नितीच्या दृष्टीनं लुच्छा असो तो पवित्र धर्मकृत्य करण्यास व पवित्र देवालयात शिरून हिंदूंच्या देवाची पूजा करण्यास लायक मानण्यात येतो हे सर्व हिंदूंना चालत कारण ब्राह्मणाच्या जातीत जन्म झाला म्हणजे पुर हि अत्यंत घृणास्पद असून हिंदूतील पुरोहित वर्ग कायद्याच्या किंवा नीतीच्या बंधनातून मुक्त असल्यामुळे घडून येत या वर्गाला आपल्या कर्तव्याची मुळी जाणीवच नाही फक्त त्याला त्याचे हक्क व वा प्रभुत्वाची जाणीव आहे जणू काही एक मोठी उभाधीच हिंदू लोकांचे मानसिक व नैतिक अदपतन करण्यासाठी ईश्वराने त्यांच्या पाठीशी लावून दिली आहे म्हणूनच मी आधी दाखविलेल्या रूपरेषेप्रमाणे या पुरोहित वर्गाला कायद्याच्या सहाय्याने आटोक्यात आणले पाहिजे यामुळे लोकांना पतभ्रष्ट करण्यापासून व त्यांच्या उपद्रवापासून नीट बंदोबस्त होईल प्रत्येकाला पुरोहित बनण्याचा मार्ग खुला झाला पाहिजे म्हणजे या पुरोहित वर्गाचे लोकशाहीकरण होईल याची ब्राह्मणशाही ठार मारण्यास निश्चित मदत होईल व जातीचाही नायनाट करण्यास मदत होईल कारण जाती म्हणजे दुसरे काही नसून केवळ ब्राह्मणशाहीचे मूर्तरूपच होय ब्राह्मणशाही हे जालिम विष असून तिने हिंदूचे सर्व तत्वज्ञान वाचवू शकाल या सुधारणेसाठी कोणत्याही दिशेने विरोध व्हावयास नको याला आर्य समाजिष्ट लोकांचा सुद्धा विरोध व्हावयास नको कारण हे त्यांच्याच गुणकर्माच्या तत्वाचे केवळ व्यवहार्य रूप होय हे तुम्ही करू शकाल की नाही कोणास ठाऊक परंतु तुमच्या धर्माला तुम्ही नवीन तत्वांचा पायाभूत आधार दिलाच पाहिजे हा पाया समता स्वातंत्र्य आणि बंधुभाव या तत्वांशी थोडक्यात लोकशाहीशी मिळता जुळता असला पाहिजे वस्तुदा मी या विषयावर बोलण्यास अधिकारी व्यक्ती नव्हे परंतु समता स्वातंत्र्य आणि बंधुभाव यांशी मिळत्या जुळत्या धर्मतत्वांची उसनवारी तुम्हाला परदेशातून करावी लागणार नाही तर तुम्ही उपनिषदातही ही तत्वे शोधून काढू शकता असे मी ऐकलेले आहे या उपनिषदातील कच्च्या मालाची मोडतोड करून त्याला घासून पुसून व छिलून त्याला उपयुक्त असे रूप तुम्ही देऊ शकाल की नाही हे माझ्यापेक्षा तुम्हीच अधिक कळत याचा अर्थ असा की जीवन जगण्याच्या पायाभूत कल्पनेत पूर्णतः बदल झाला पाहिजे म्हणजे जीवनाच्या मूल्यात संपूर्ण बदल व्हावयाचावा मानवजातीकड़ भौतिक वस्तूकड़ पाण्याच्या दृष्टिकोन वृत्तीमध्ये पूर्ण बदल झाला पाहिजे असा याचा अर्थ आहे म्हणजेच धर्मांतर परंतु हा शब्द तुम्हाला आवडत नसेल तर त्याला मी नवजीवन असे म्हणेन परंतु मृत मनुष्याच्या शरीरात नवजीवनाचा संचार होणे शक्य नाही नवजीवन फक्त नवीन शरीरातच संचरू शकते नवीन शरीर अस्तित्वात येण्यासाठी जुने शरीर नष्ट झाले पाहिजे म्हणजेच नवजीवनाचा त्यात संचार होईल सोप्या भाषेत सांगावयाचे म्हणजे नवीन जीवन सुरू होण्यापूर्वी व त्याच्या हृदयाचे ठोके सुरू होण्यापूर्वी जुन्याचा अंमल संपायलाच हवा शास्त्रांचा अधिकार जुगारून दिसला पाहिजे व शास्त्रांनी सांगितलेला धर्म तुम्ही नष्ट केला पाहिजे असे जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ हा असा आहे मी तुमचा बराच वेळ घेतला आहे माझे भाषण बहुतेक संपत आलेले आहे वस्तुता याचवेळी मी भाषण बंद केले असते तर अधिक उपकारक ठरले असते परंतु हिंदूंच्या दृष्टीने इतक्या महत्वाच्या विषयावरील माझे हिंदू श्रोत्यांसमोर दिलेले हे भाषण बहुतेक शेवटचे भाषणच ठरेल म्हणूनच भाषण संपण्यापूर्वी जर आपली परवानगी असेल तर मला अतिशय महत्वाचे वाटणारे काही प्रश्न आपल्यासमोर मांडावे अशी माझी इच्छा आहे या प्रश्नाचा विचार हिंदू गंभीरपणे करतील अशी मी अपेक्षा करतो निरनिराळ्या वंशाच्या लोकात रूढ असलेल्या श्रद्धा सवयी नीतीच्या कल्पना व जीवनविषयक दृष्टिकोन भिन्न भिन्न असले तरी ते फारसे विचारात घेण्यासारखे नाही हा मानववंश शास्त्रज्ञांचा आईस विचार प्रमाण मानणे बरोबर आहे की ज्या श्रद्धा सवयी नीतीच्या कल्पना व जीवनविषयक दृष्टिकोनाच्या आधारे काही लोकांनी प्रगती केली ते बलशाही झाले व पृथ्वीवर स्वर्ग निर्माण केला ते नियम शोधून काढण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे की नाही याचा हिंदूंनी प्रथम करावा प्रोफेसर कारवर म्हणतात जीवनाच्या धडपडीत प्रतिकाराची व आक्रमणाची शस्त्रे म्हणून प्राण्यांना दात व नखे शिंगे व खूर आणि केसळ कातडी व पिसांची जशी अत्यंत आवश्यकता असते त्याचप्रमाणे मानवाला नीती रक्षणाचा व अनितीचा प्रतिकार करण्याचा संघटीतरित्या प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक समजले पाहिजे यालाच धर्म किंवा नीती मानतात ज्या समाजात जातीमध्ये जनसमूहामध्ये किंवा राष्ट्रात अव्यवहार्य अशी अनाचाराची वृत्ती वाढीस लागते किंवा समाजजीवनाच्या आड येऊन त्याला दुर्बल बनविणारी सामाजिक अनितीमान कामे ज्या समाजात सुरू असतात व अंतिमता त्याला जिवंत राहण्यास नालायक करून सोडतात त्या समाजात हळूहळू अनितीचे समर्थन करण्याची वृत्ती पुढे सवयीने त्यांच्यात वाढीस लागते असा समाज अखेर नाश पावतो माशांना जर एकाच बाजूने दोन्ही पंख असते तर त्यांच्या जातीचा नायनाट झाला असता त्याचप्रमाणे मानवजातीचे अस्तित्वही सदाचाराची स्तुती व दुराचाराबद्दल नापसंदी दाखविण्याच्या त्यांच्या सवयीवर अवलंबून आहे एके ठिकाणी असे आहे म्हणून दुसऱ्या ठिकाणी तसेच असले पाहिजे असा युक्तिवाद करणे निरर्थक आहे व एक पद्धती चांगली असली तरी त्या समाजातील दुसरी पद्धत चांगली आहे असे म्हणता येत नाही म्हणूनच धर्म आणि नीतीमत्तेच्या बाबतीत आवडीनिवडीचा प्रश्नच उद्भवत नाही जगभर मान्यता पावलेली एखाद्या राष्ट्राची नीतीमत्ता तुम्हाला कितीही आवडती असली तरी ती पद्धती त्या राष्ट्राला जगातील एक अत्यंत बलशाही राष्ट्र बनविल्याशिवाय राहणार नाही तुम्ही तिरस्कार करीत असला तरीही ते राष्ट्र शक्तिमान बनेलच तुम्हाला आवडणारा एखाद्या नीतीचा व आदर्श असेल व त्याच्या एखाद्या राष्ट्राने जागतिक संबंधात आचरण केले असेल पण राष्ट्राराष्ट्रांच्या धकाधकीत कदाचित ते स्वतःला सावरू शकणार नाही व तुम्ही त्या आदर्शाची स्तुती करीत असताना सुद्धा ते राष्ट्र नष्ट होऊन जाईल म्हणून जगण्या मारण्याचा एक प्रश्न म्हणून हिंदूंनी आपल्या धर्माचा व नीतिमत्तेचा विचार करावायचा हवा दुसरे म्हणजे आपल्याला वंश परंपरेने मिळालेल्या सर्व सार्वजनिक परंपरा जशाच्या तशा पण आपण आपल्या वंशजांना पोचवाव्या की उपयुक्ततेतच दृष्टीने निवड करून योग्य तेवढ्याच भावी पिढीच्या हवाली कराव्या याचीही हिंदी अवश्य विचार करावा माझ्यावर ज्यांची अत्यंत ऋण आहे असे माझे गुरु प्रोफेसर जॉन डुई म्हणतात भूतकाळातील मृतरिती रिवाज टाकाऊ परंपरा व समाजप्रगती दृष्टपणे आळा घालणाऱ्या रुढींच्या ओझाखाली प्रत्येक समाज, हो समाज दबलेला असतो समाज अधिक प्रबुद्ध झाला म्हणजे आजपर्यंतची आपली मिळकत जपून ठेवण्यासारखी व भावी पिढीच्या हवाली करण्यासाठी नाही हे त्याला कळून चुकते व समाजाच्या भविष्याचा विचार करून हितकारक अशी परंपराची तो जपण करतो फ्रान्सच्या क्रांतीमध्ये अभिप्रेत असलेल्या तत्वांना जोरदार विरोध करणाऱ्या बर्कला सुद्धा अखेर मान्य करावे लागले की ज्या राज्यात स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची कोणतीही साधने उपलब्ध नसतील ते राज्य स्वसंरक्षणास असमर्थ असलेले राज्य होई. अशा साधनांवाचून स्वतःला धर्माप्रमाणे प्रिय असलेल्या राज्यघटनेचा काही भाग गमावून बसण्याचा धोका सुद्धा त्यांना संबवू शकतो बर्कने राज्यासंबंधी काढलेली उद्गार समाजाला सुद्धा तंतोतंत लागू पडतात तिसरा मुद्दा म्हणजे आदर्शाचा पुरवठा करणारा एक साठा याद हो या यादृष्टीने भूतकाळाची पूजा करण्याची वृत्ती आता हिंदूंनी बंद कराव्यास नको काय भूतकाळाच्या पूजेचा कोणता विषारी परिणाम होतो याचे वर्णन करताना प्रोफेसर डुई म्हणतात कोणतीही व्यक्ती फक्त वर्तमानातच वर्तमान वर, जीवन जगू शकते वर्तमानकाळ म्हणजे केवळ भूतकाळाच्या मागोमाग येणारा काळ तर मुळीच नव्हे भूतकाळाला पाठीमागे टाकून पुढे येणारे ते नवजीवन असते भूतकाळातील परिणामांचा अभ्यास वर्तमानकाळ समजून घेण्यासाठी आपणास मदतगार ठरणार नाहीत भूतकाळाचे व त्यातील परंपराचे ज्ञान जेव्हा वर्तमानात शिरते तेव्हाच ते महत्वपूर्ण ठरते अन्यथा नाही आणि भूतकाळातील घटनांची जंत्री व भूतकाळाचे अवशेष यांचा शिक्षण प्रणालीत समावेश करण्यामध्ये एक भयानक चूक आपण करीत असतो ती म्हणजे त्यामुळे भूतकाळ वर्तमानांचा प्रतिस्पर्धी बनतो किंवा वर्तमानकाळ म्हणजे भूतकाळाची कमी अधिक निष्फळ प्रतिकृती असतो जे तत्व वर्तमानात जगण्याच्या व प्रगती करण्याच्या प्रयत्नांचा उपवास करते ते निश्चितच वर्तमानाला शून्यवत निरर्थक व भविष्याला कधीच हाती न येणारी अगम्य वस्तु मानते असा सिद्धांत प्रगतीसाठी अत्यंत अपायकारक व जीवनाच्या प्रबळ व सुनिश्चित प्रवाहाला घातलेला फार मोठा बाण ठरतो चौथी गोष्ट म्हणजे या जगातील कोणतीही गोष्ट अपरिवर्तनीय नाही ही गोष्ट मान्य करण्याचा काळ आला आहे की नाही याचाही हिंदूंनी अवश्य विचार करावा कोणतीही वस्तू सनातन नाही सर्व वस्तूत बदल घडून येत असतो हा बदल म्हणजे व्यक्तीच्या तसे समाजाच्या जीवनाला मर्यादित करणारा निसर्गाचा नियम आहे की नाही याचाही हिंदूंनी विचार केला पाहिजे बदलत्या समाजामध्ये जुन्या जीवनमूल्यात सतत क्रांती घडून यावयास हवी आणि माणसाच्या आचरणाचे मूल्य ठरविण्यासाठी जर काही प्रमाणांची आवश्यकता असेल तर ही प्रमाणे बदलत्या काळानुरूप बदलून घेण्याची तयारीही ठेवलीच पाहिजे हे हिंदूंनी ध्यानात घ्यावयास हवे हे भाषण अतिशय लांबले हे मी प्रांजळपणे कबूल करतो या दोषाची भरपाई त्याच्या रुंदीने किंवा खुलीने झाली किंवा नाही याचा निर्णय तुमच्यावरच सोपवितो अत्यंत मोकळ्या मनाने मी आपले विचार तुमच्या भविष्यकाळाविषयीची आस्था व थोडासा अभ्यास याशिवाय या विचारांची शिफारस करावी असे कोणतेही पाठबळ माझ्याजवळ नाही आपली परवानगी असेल तर हे मी सांगू इच्छितो की हे विचार अशा माणसाचे विचार आहेत की ज्याच्याजवळ कोणत्याही सत्तेचे साधन नाही व ज्याच्या पाठीशी थोर पुरुष म्हणून स्तुती करणारे खुशमस्करेही नाहीत गरीब आणि दुःखितांना यातनातून मुक्ती मिळावी म्हणून ज्याचे सार्वजनिक जीवन म्हणजे एक अविरत संघर्ष आहे व या संघर्षाचे बक्षीस म्हणून ज्याच्यावर बदनामीचा व शिव्यांचा सतत वर्षाव राष्ट्रीय म्हणविणाऱ्या पुढाऱ्यांकडून व वर्तमानपत्रातून झाला अशा एक माणसाचेही विचार आहेत याच गरीबांच्या कळवळ्यामुळे काहीतरी चमत्कार करून दाखविण्याच्या त्यांच्या चळवळीत मी सामील झालो नाही मी त्याला चमत्कार म्हणतो कावा म्हणत नाही काही चमत्कार करून दलितांना जुलमी लोकांजवळील सोने व संपत्ती देण्याचे अमीच दाखवून त्यांना श्रीमंत करण्याच्या आश्वासनावर माझा विश्वास नाही माझी विचार प्रशंसेला पात्र ठरण्यास माझा हा विचार कदाचित अपुराई ठरेल तुमच्या विचारात बदल घडवून आणण्यासाठी कदाचित ते असमर्थ ठरतील असे मला वाटते या विचारामुळे तुमच्या मनावर काही परिणाम हो की न हो जाती मोडण्याची जबाबदारी अखेर तुमचीच आहे माझ्या मार्गाने शक्य नसेल तर तुमच्या मार्गाने का होईना जातीभेदांचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न तुम्ही करायलाच हवा या कार्यात मी तुमच्या सोबत असणार नाही हे सांगताना मला दुःख होत आहे कारण धर्मांतर करण्याचा मी निर्णय घेतला आहे या माझ्या निर्णयाचे स्पष्टीकरण करण्याचे हे स्थळ नव्हे परंतु तुमच्या चळवळीत लक्ष घालीन आणि तुम्हाला माझ्या मदतीची अपेक्षा वाटल्यास मी तुम्हाला अवश्य सहकार्य करीन तुमचे कार्य एक राष्ट्रीय कार्य आहे मूलत जातीभेद ही हिंदूंची प्रथा आहे परंतु हिंदूंनी देशातील सर्व वातावरणच घाण करून टाकले आहे आणि शीख मुसलमान व ख्रिश्चन लोकांतही या प्रथेचा संसर्ग झालेला आहे म्हणूनच या रोगाचा संसर्ग झालेल्या मुसलमान शीख व ख्रिश्चन लोकांची मदत घेण्यासही तुम्ही पात्र आहात दुसरे राष्ट्रीय कार्य म्हणजे स्वराज्याच्या कार्यापेक्षा तुमचे कार्य अधिक कठीण आहे स्वराज्याच्या युद्धात सर्व राष्ट्र तुमच्या पाठीशी घेऊन तुम्हाला लढत द्यावी लागते व तेही केवळ एकाकीपणे परंतु स्वराज्यापेक्षा हे कार्य अधिक महत्वाचे आहे तुम्ही स्वराज्याच्या रक्षणाच्या प्रश्नापेक्षाही स्वराज्यामध्ये हिंदूंचे रक्षण करणे अधिक महत्वाचे आहे माझ्या मते हिंदू समाज जातीविरहित एकसंग होऊन तो स्वसंरक्षणासाठी अधिक शक्तिशाली झाला तरच त्याला काही आशा आहे नाही कदाचित हिंदूंचे स्वराज्य म्हणजे गुलामगिरीच्या गर्तेत उतरण्याची एक पायरीस ठरेल तुमच्या यशासाठी मी सदिच्छा व्यक्त करतो नमस्कार राजगृह दादर मुंबई चौदा